ही एक मराठी प्रेरणादायक कथा आहे जी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते आईच्या ममतेचं खरं मूल्य तिचं त्यागमय प्रेम आणि तिच्या कृतीत लपलेली माया हे सर्व या भावनिक मराठी कथामधून उलगडतं झुठी मा ही फक्त एक गोष्ट नाही तर ती प्रेमाची गोष्ट आहे जी आपल्या मनात ममता आणि सत्याचा खरा अर्थ रुजवते आईचं मृत्यू आणि एकटं झालेलं बालपण एका छोट्या गावात आठ वर्षांचा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत आनंदात राहत होता ही एक साधी पण भावनिक मराठी कथा आहे जिथं आईचं प्रेम म्हणजेच जग होतं आई त्याचं लाड करायची रागही करायची पण शेवटी त्याला प्रेमाने जेवण घालायची तिच्या हातचं अन्न त्याच्यासाठी सर्वात मोठं सुख होतं एक दिवस ती आजारी झाली आणि नंतर कायमची निघून गेली घरात अंधार पसरला छोट्या मुलाच्या आयुष्यातून मायेचं छत्र हरवलं वडिलांनी काही महिन्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्या घरात नवी आई आली नवी आईचा प्रवेश ही नवी आई कडक स्वभावाची होती ती घरात नियम ठेवायची पण तिच्या मनातही एक माया होती जी ती दाखवू शकत नव्हती मुलाला मात्र ती आवडत नव्हती त्याला आपली जुनी आई आठवायची ती आई जी खूप बोलायची रागवायची पण शेवटी मिठी मारायची त्याच्या मनात सतत एक प्रश्न होता माझी जुनी आई चांगली की नवी आई वडिलांचा प्रश्न एका दिवशी वडील घरी आले आणि मुलाला म्हणाले बाळा सांग बरं तुला तुझ्या जुन्या आई आणि नव्या आईत काय फरक वाटतो मुलगा थोडा शांत झाला मग हळू आवाजात म्हणाला बाबा माझी जुनी आई झुठी होती आणि नवी आई खरी आहे वडील दचकले त्यांनी विचारलं काय म्हणतोस तू जिच्याने तुला जन्म दिला ती झुठी आणि ही काल आलेली बाई खरी मुलाचं उत्तर जे ऐकून बाबा निशब्द झाले मुलगा म्हणाला बाबा माझी जुनी आई म्हणायची जर तू मस्ती केलीस तर मी तुला जेवायला देणार नाही मी मस्ती करायचो तरी ती मला सगळ्या गावात शोधून आणायची आणि आपल्या हाताने जेवण द्यायची पण माझी नवी आई आईसुद्धा तेच म्हणते जर मस्ती केलीस तर जेवण नाही आणि बाबा मी तीन दिवसांपासून खरच उपाशी आहे हे ऐकून वडिलांना धक्का बसला त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं त्यांना कळलं की आईची ममता गोष्टही फक्त शब्दात नाही तर तिच्या कृतीत असते वडिलांचं आत्मचिंतन त्या रात्री वडील बराच वेळ विचारात पडले त्यांना जाणवलं की त्यांची पहिली पत्नी झुठी नव्हती ती फक्त आपल्या मुलाला शिकवण्यासाठी कठोर शब्द वापरायची पण तिचं प्रेम मात्र अमर होतं सकाळी वडील नव्या पत्नीशी बोलले त्यांनी सगळं सांगितलं तीही शांत झाली तिच्या डोळ्यांत अपराधाची भावना होती ती मुलाजवळ गेली आणि प्रेमाने म्हणाली बाळा मला माफ कर मला राग नव्हता मी तुला योग्य शिकवायचा प्रयत्न करत होते आता मी तुला कधीही उपाशी ठेवणार नाही मुलाने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की प्रेमाची गोष्ट म्हणजे नेहमी नवीन सुरुवात करण्याची ताकद असते नव्या नात्याची सुरुवात त्या दिवसानंतर घराचं वातावरण बदललं नवी आई मुलाकडे प्रेमाने पाहू लागली ती त्याचं लक्ष ठेवू लागली त्याला गोष्टी सांगू लागली मुलगाही हसत होता खेळत होता त्या घरात पुन्हा आनंद आणि ममता परत आली शिकवण ही मराठी मॉरल स्टोरी फॉर वेबसाईट फक्त एक भावनिक प्रसंग नाही तर जीवनाचा सत्य शिकवते खरी आई ती असते जी रागातही प्रेम दाखवते जे शब्द झुठे वाटतात ते कधीकधी -कधी खर प्रेम असतात मायेचा अर्थ शब्दात नाही कृतीत असतो आई म्हणजे जगण्याची प्रेरणा आई म्हणजे हृदयाची शांती निष्कर्ष झुठी मा ही एक मराठी प्रेरणादायक कथा आहे जी सांगते की आई कधीही झुठी नसते तिच्या प्रत्येक शब्दात प्रेम लपलेलं असतं ही आईची ममता गोष्ट आपल्या मनाला स्पर्श करते आणि शिकवते की प्रेम नेहमी देण्यात असत घेण्यात नाही आई खरच एक चमत्कार असते तिच्या मायेची ताकद कोणालाच समजत नाही ही भावनिक मराठी कथा आपल्याला आठवण करून देते की आईच्या रागातही प्रेम असतं आणि तिच्या खोट्या धमक्यांमध्येही माया असते